वाल्मिकी रामायण किशकिंदाकांड सर्व पंचवीसावा सुग्रीव तो तिघांचे सांत्वन करीत म्हणाला शोक संता मृताचे श्रेय साधत नाही आता याच्या पुढे जे काही करणे अवश्य असेल ते तुम्ही करू लागावे तुम्ही आश्रू डाळले आता लोकरित लोकरित पाळली पाहिजे उत्तर कार्य करायचे ते काळ ओला न देता करावे कारण नियति साधन ही सर्व भूतान काम कारणीभूत होते ही कशा का ही स्वता करता तरी तो काम का स्वता प्रभु नकृति धर्मानुसार लोग चलते काल हाच ते अंतिम आधार काल हा अपली मर्यादा ओलांित नहीं काला कधी क्षय नहीं आपला प्रकृती धर्म तो सांभाळत असल्यामुळे तो, तो किंचितही अमर्याद होत नाही काळाला कोणाचे सगळे पण नाही त्याचे स्वतःचे असे काही साध्य नाही तो कोणावरी आक्रमण करीत नाही मित्र ज्ञानी असे संबंध हे त्याच्या गतीचे निमित्त असत आहेत तरी तो स्वतःच्या आधी नसतो असे होत नाही परंतु भले व्हावे हे पाहणाऱ्याने काळाचा बदल लक्षात घेणे आवश्यक कारण धर्म अर्थ आणि काम हे कालक्रमाने बांधून दिले आहेत वानरराजा वाली या लोकातून गेला तो साम दाम अर्थ यांच्या संयोगाने आपल्या क्रियेचे पवित्र झालेले फळ घेऊन आपल्या मूळ प्रकृतीकडे गेला स्वधर्माशी त्याची जोड झाल्यामुळे त्या महात्म्याने स्वर्ग जिंकलाय इतकेच नव्हे तर आपल्या प्राणांचा त्याने बचाव केला नाही त्यामुळे स्वर्ग त्याच्या हाती आलाय ज्या नियतीकडे वानरराजा गेला तर ती श्रेष्ठ नियती आहे म्हणून शोक करू नका जे कार्य पुढे आहे ते पार पाडा रामाचे बोलणे संपतास शत्रुदमान लक्ष्मण दुःखाने मलूर झालेल्या सुग्रीवाला सौजन्युक्त रीतीने म्हणाला सुग्रीवा आता तू तारा आणि अंगज यांच्यासह लगेच करण्याचे उत्तर कार्य म्हणजे वालीचे दहन ते कर्य चंदनाची लाकडे वालीचा संस्कार करण्याकरता पुष्कर्शी आणण्याची कर केविलवाडे झालेल्या दीन अंगदाला सर्व आश्वासन दे बालिश बुद्धी करू नकोस हे पूर <coughs> तुझ्यावर हे पोर तुझ्यावर अवलंबून आहे अंगदाने विविध फुले आणि वस्त्रे तूप तेल तशीच गंधद्रव्य आणि तत्काळ जे काही लागणार आहे ते आणावे तारा तू झटकंदा आणि त्वरेने शिबिका घेऊ नये यावेळी विशेष करून त्वरा ही उपयोगी आणि योग्य आहे शिबिका उचलून नेण्याला समर्थाचे वानर सज्ज राहू दे जे समर्थ आणि तेच वालीला उचलून येऊ शकतील असे सुग्रीवाला बोलून शत्रूचे दामित्रा लक्ष्मण ऐकल्यावर शिबिका पाहायची यावर आपले मन एकाग्र करून झटकन गोयचीला तो शिबिका घेऊन लगेच आला वाहून नेण्यास समर्थ असणाऱ्या शूर वानराने ते आपल्या खांद्यावरून आणली आत उत्तम आसन घातलेली ती दिव्य रथासारखी शिबिका होते तिच्यावर पक्ष्यांच्या प्रतिमा चित्रित केलेल्या होत्या झाडांच्याही प्रतिमा होत्या पायी चालणाऱ्या पुष्कळ खिडक्या तिला होते। वाहक जोडण्याची व्यवस्था तिच्यात चांगली केली होती ती भली रुंद होती कारागिराने उत्तम कारागिरी तिच्यात केलेली होती गुहेच्या गु... एका आतल्या भागात झाकून ठेवली होती ती पुष्कर वालीला लवकर न्या उत्तर क्रिया विधीनुसार होऊ दे मग सुग्रीवाने वालीला उचलून शिबिकेत ठेवले अंगदाने मदत केली अनेक अलंकाराने नाना प्रकारच्या फुलावस्त्राने भूषवलेल्या गतप्राण वालीला शिबिकेत ठेवून वानर सुग्रीवाने मोठ्या भावाचे औरधदेयिक नदीच्या किनाऱ्यावर करण्याची आज्ञा केली विविध आणि खूप रत्ने उजळीत वानराने पुढे चालावी आणि त्यांच्या मागून शिबिका जावी येथे राजाचे विशेष वैभव ज्या रीतीने दिसून त्या रीतीने वानरानो या राजाची सत्क्रिया करा वालीचे औरदेही तशाच रीतीने सत्वर पूर्ण करून तार प्रभूतीने अंगदाला चटकन मिठी मारली आपत मारला गेलेला असला गेलेले सगळे वानर आक्रोश करीत पुढे पुढे चालले सर्व वानरस्त्रिया त्याच्यावरच आपले लक्ष ठेवून त्याच्या मागोमाग चालले आपला आपत नष्ट झालेल्या तारा प्रकृती सर्व वानस्त्रिया वीरा हे वीरा असे आक्रोश करीत होत्या आपल्या प्रियाचे नाव घेऊन रडत होत्या करुण स्वराने आपल्या वर्त्याचा शोक करीत त्याच्या ते, मागोमाग चालल्या होत्या त्या वानश्रियांच्या रडण्याच्या ध्वनीने त्या वनाच्या भागापर्यंत असलेली आणि डोंगरात रडत असाव्या वनात फिरणाऱ्या असंख्य वानरांनी चितार रचली मग वानश्रेष्ठाने आपल्या खांद्यावरून ती शिबिका खाली ठेवली आणि एकीकडे जाऊन सगळे शोकात बुडून उभे राहिले तेव्हा शिबिकेच्या तळावर पडलेल्या पतीला पाहून ताराने त्याचे शीर आपल्या मांडेवर घेतले आणि अत्यंत दुःखी होऊन ती विलाप करू लागली हाय हाय वानर महाराज नाथा माझ्या लाडक्या मान्यवर महाबाहू अहो माझा प्रिया माझ्याकडे बघा शोकाने व्याकुळ झालेल्या माझ्या गरीब बापडीवर का, का बरे बघत नाही प्राण गेला असला तरी मानीपुरुषा तुमचे मुखम्या आनंदी दिसते जसे जिवंत असताना ते दिसत असे तसेच आताही दिसत दीशत, दिसते असताना राहणाऱ्या सुऱ्यासारखे लाल वर्णाचे दिसत आहे वानरा हा राम रुपाने काळच तुमचे प्राण ओढून घेत आहे याने रणात एका बाणाने सर्वांना विधवा करून टाकली की हो राजेंद्रा ज्यांना उड्या मारता येत नाहीत अशा या तुझ्या वानरस्त्रिया पायाने वाट तुलवीत आल्या आहेत का बरे तू जागा होत या चंद्रमुखी तुझ्या भाऱ्या तुला नकोशा का वानरेश्वरा हा सुग्री विकडे आहे त्याच्याकडे का नाही पाहत राजा तुझे तार आणि नगरवासी जन तुला वेढून उभे आणि दुःख करीत आहेत शत्रुदमनाने वनात क्रीडा करू पतीच्या शोकाने वेढून टाकलेली तारा असा शोक करीत असताना इतर वानसिया ज्या स्वतः शोकाने विवळ झाल्या होत्या त्यांनी तिला उठवले मग अंगदाने सुग्रीवाच्या सहाय्याने रडत रडत शोकाने अतिशय वालीचा संस्कार केल्यावर निर्मळ जल असलेल्या पुण्यदायी नदीकडे उदरक्रिया उदक क्रिया, उदर क्रिया करण्याकरता ते गेले मग अंगदाला पुढे करून सुग्रीव आणि तारा यांच्या सह त्या सर्व वानरांनी मिळून पाणी शिंपडले दीनवाळा झालेल्या सुग्रीवाबरोबर महाबलवान रामही दिन झाला होता त्याच्या इतका त्याने त्याच्याकडून उत्तर क्रिया करवल्या त्यानंतर पराक्रमात श्रेष्ठ आणि प्रसिद्ध असलेल्या ईश्वाखु वंश श्रेष्ठ रामाच्या बाणाने मारल्या गेलेल्या वालेला अग्नी देऊन वानर सुग्रीव ज्वलंत अग्निसारखे तेज असणाऱ्या राम गेला किशकिंडक कांडाचा पंचवीसावा सर्ग समाप